श्रीमद भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय सतरावा गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत शंकर संकर्षण देवांची स्तुती श्री शुक म्हणाले राजा बळीराजाच्या यज्ञशाळेत साक्षात यज्ञमूर्ती भगवान श्रीकृष्णांनी श्री, श्री विष्णूंनी जेव्हा त्रैलोक्य मोजण्यासाठी आपला पाय पसरला तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने रूप कढईचा वरचा भाग फुटला त्या छिद्रातून ब्रह्मांडाच्या बाहेरच्या बाजूची जी जलधारा आत आली तिने ते चरणकमल धुतल्याने त्यातील केशर त्यात मिसळून ती लाल झाली त्या निर्मल निर्मलधारेचा स्पर्श होताच संसारातील सर्व पापे नष्ट होतात आणि तरी ती धार नेहमी निर्मळच राहते दुसऱ्या कोणत्याही नावाने उल्लेख न करता तिला भगवतपदी असे म्हणतात ती धार हजारो युगे होऊन गेल्यानंतर स्वर्गाच्या शिरोभागी असणाऱ्या ध्रुवलोकात उतरली तिला विष्णुपद असे म्हणतात वीरवर परीक्षिता त्या ध्रुवलोकात उत्तानपादाचा पुत्र परमभागवत ध्रुव राहतो तो, तो दररोज वाढत्या भक्तिभावाने हे आपल्या कुलदेवते कुलदेवतेचे चरणोदक आहे असे समजून आजही ते जल मोठ्या आदराने मस्तकी धारण करतो त्यावेळी प्रेमभरामुळे त्याचे हृदय अत्यंत सद्गदित होते आणि भावोद्रेकाने बळेच मिटून गेलेल्या त्याच्या दोन्ही डोळ्यातून निर्मल पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात यानंतर आत्मनिष्ठ सप्तर्षी तिचा प्रभाव जाणल्या कारणाने हीच तपश्चर्याची आत्यंतिक सिद्धी आहे असे मानून ज्याप्रमाणे मोमोक्षुजन प्राप्त झालेली मुक्ती आजराने आपल्या मस्तकावर धारण करतात त्याप्रमाणे ती आपल्या जटांवर धारण करतात तसे पाहता हे अत्यंत निष्काम आहेत सर्वात्मा भगवान वासुदेवांच्या निश्चल भक्तीलाच आपली श्रेष्ठ संपत्ती समजून अन्य सर्व कामनांचा त्यांनी त्याग केला आहे एवढेच काय तिच्यासमोर आत्म ते आत्मज्ञानालाही फारशी किंमत देत नाहीत तेथून गंगानदी कोट्यावधी विमानांनी घेरलेल्या आकाश मार्गात उतरते आणि चंद्रमंडळाला भिजवून मेरूच्या शिखरा वरील मध्ये पडते तेथे ते ती सीता अलकनंदा चक्षु आणि भदरा अशी नावे धारण करून चार प्रवाहामध्ये विभक्त होते आणि निरनिराळ्या चार दिशांकडे वाहत जाऊन शेवटी नद नद्यांचा अधिपती अशा समुद्राला जाऊन मिळते त्यापैकी सीता ब्रह्मपुरीतून खाली उतरून केसराचलाच्या सर्वोच्च शिखरावरून खालच्या बाजूला गंधमादन पर्वताच्या शिखरावर पडते आणि भद्राश्व वर्षाला भेजवून पूर्वेकडील खार्या समुद्रात जाऊन मिळते याचप्रमाणे चक्षु माल्यवान पर्वताच्या शिखरावरून बेधडक केतुमाल वर्षामध्ये वाहत जाऊन पश्चिमेकडील क्षार समुद्राला जाऊन मिळते भद्रा मेरू पर्वताच्या शिखरावरून उत्तरेकडे वाहत जाते तसेच एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर असे करीत शेवटी शृंगवान पर्वताच्या शिखरावरून खाली उतरून उत्तर कुरु देशात जाऊन उत्तरेकडे उत्तर वाहत वाहात समुद्राला जाऊन मिळते तशीच अलकनंदा ब्रह्मपुरीच्या दक्षिणेकडील अनेक पर्वत शिखरांना ओलांडून हेमकुट पर्वतावर पोहोचते तेथून अत्यंत तीव्र वेगाने हिमालयाच्या शिखरांना फोडत भारत वर्षात येते आणि पुन्हा दक्षिण दिशेला समुद्राला जाऊन मिलते यदी स्नान करना मणसान पवलोपावली अश्वेध राजसूय इत्यादि यज्ञ फल मिलने कठिन नहीं प्रत्येक वर्षा मेरू वगैरह पर्वत निखी ही शेको नद नदी हैं सर्व वर्षां भारतवर्ष ही कर्मभूमि है उरले आठ वर्षे स्वर्गवासी पुरुष की स्वर्गभोग उरले पुण्य भोगना की ठिकाने हैं त्यांना भूलोकाचे स्वर्ग असेही म्हणतात मानवी गणनेनुसार तेथील देवतुर्ले मनुष्यांचे आयुष्य दहा हजार वर्षांचे असते त्यांच्यामध्ये दहा हजार हत्तींचे बळ असते तसेच त्यांच्या वर्ज्राप्रमाणे सुदृढ शरीराची शक्ती तारुण्यान उल्हास असतो त्यामुळे ते पुष्कळ काळपर्यंत मैथुनादी विषय भोगित राहतात शेवटी भोग संपल्यावर त्यांचे आयुष्य फक्त एक वर्षाचे शिल्लक राहते तेव्हा त्यांच्या स्त्रिया गर्भधारणा करतात अशा प्रकारे तेथे नेहमी त्रिता युगासारखा काळ असतो तेथे असे आश्रम भवने वर्षे आणि पर्वतांच्या दऱ्या आहेत तेथील सुंदर वने उपवने सर्व ऋतूतील फुलांचे गुच्छ फळे आणि नवीन पालवीच्या शोभेच्छा भाराने वाकलेल्या फांद्या आणि वेलीयुक्त वृक्षांनी सुशोभित आहेत तेथे निर्मल पाण्याने भरलेले जलाशय असे आहेत की ज्यात निरनिराळी नवीन कमळे उमललेली असतात आणि त्या कमळांच्या सुगंधाने आनंदित होऊन राजहंस पाणकोंबड्या कारंडव सारस चकवा इत्यादी पक्षी निरनिराळ्या प्रकारचा बोली बोलतात तसेच वेगवेगळ्या जातींचे धुंदभुंगे मधुरव गुंजारव करीत असतात या ठिकाणी देवांचे अधिपती परमसौंदर्यवान देवांगनांसह त्यांच्या कामनोत्पादक सूचक हास्यविलास आणि लीला कटाक्षांनी मन आणि नेत्र आकर्षित झाल्यामुळे जलक्रीड आदी निरनिराळा प्रकारचे खेळ खेळत स्वच्छंद विहार करतात आणि त्यांचे मुख्य मुख्य सेवक अनेक प्रकारच्या सामग्रीनी त्यांचा आदर सत्कार करीत असतात या नऊ ही वर्षांमध्ये परमपुरुष भगवान नारायण तेथील पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी यावेळी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपाने विराजमान असतात इलावृत वर्षामध्ये मात्र केवळ भगवान शंकरच एकटे पुरुष आहे श्री पार्वती देवीचा शाप माहीत असलेला दुसरा कोणी पुरुष तेथे प्रवेश करत नाही कारण तेथे जो जातो तो स्त्री होतो या प्रसंगाचे आम्ही पुढे म्हणजे नव्या स्कंधात वर्णन करू तेथे पार्वती आणि तिच्या कोट्यावधी दासींसह भगवान शंकर परमपुरुष परमात्म्याच्या वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध आणि संकर्षण संज्ञा असलेल्या चतुर्व्यूह मूर्तींपैकी आपली कारणरूप जी संकर्षण नावाची तमप्रदान चौथी मूर्ती तिचे ध्यान करून मनोमय मूर्तीच्या रूपात चिंतन करतात आणि या मंत्राचा उच्चार करीत त्यांची अशी स्तुती करतात श्री भगवान शंकर म्हणतात ज्यांच्यापासून सर्व गुणांचे प्रकटीकरण होते त्या अनंत आणि मूर्ती ओंकार स्वरूप परम पुरुष श्री भगवंतांना नमस्कार असो हे भजनीय प्रभू आपले चरणकमल भक्तांना आश्रय देणारे आहेत तसेच आपण स्वतः सर्वांचे ऐश्वर्याचे परम आश्रय आहात भक्तांच्या समोर आपण आपले भूतभावन स्वरूप पूर्णपणे प्रकट करता तसेच त्यांना संसारबंधनातून मुक्त करता परंतु बंधनात अड़कविता अपन सर्वेश्वर मी आप भजन कर प्रभो आम्हे क्रोधाचा आवेग जिंकू शकलो नहीं तसे आमच दृष्टि तत्कापमय होन जाते परु आप मात्र संसाराचे नियमन करना नेहमी साक्षी रूपाने सर्व व्यवहार पहत तथापि आमच्यावर असलेल्या आपल्या त्या दृष्टीवर सा माईक विषय तसे चित्ताच्या वृत्तींचा नाममात्र सुद्धा प्रभाव पडत नाही अशा स्थितीत आपले मन वश करण्याची इच्छा असलेला कोणता पुरुष आपला आदर करणार नाही आपण मद्य आसव इत्यादींचे सेवन केल्याने ज्या पुरुषांना ऋणनयन आणि वेडसर आहात असे वाटते ते, ते मायेमुळेच अशी मिथ्या कल्पना करतात तसेच आपल्या चरणस्पर्शानेच चित्त चंचल झाल्या कारणाने नागपत्न्या लज्जेमुळे आपली पूजा करण्यास असमर्थ होतात आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारण असल्याने वेदवंत्र सांगतात परंतु आपण स्वत या तीन विकारांपासून अलिप्त आहात म्हणून आपल्याला अनंत म्हणतात आपल्या एक हजार मस्तकांपर्यंत हे भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे ठेवले आहे ते कुठे आहे हेही आपल्याला माहीत नाही ज्यांच्यापासून उत्पन्न झालेली ही अहंकाररूप आपल्या त्रिगुणमय तेजाने देवता इंद्रिय आणि भूतांची रचना करतो ज्यांच्यापासून उत्पन्न झालेला मी अहंकाररूप आपल्या त्रिगुणमय तेजाने देवता इंद्रिये आणि भूतांची रचना करतो ते विज्ञानाचे आश्रय भगवान ब्रह्मदेव सुद्धा आपलेच महत्त्व संज्ञ असे प्रथम गुणमय स्वरूप आहेत हे महात्मन महत्त्व अहंकार इंद्रियाभिमानी देवता इंद्रिये पंचमहाभूते इत्यादी आम्ही सर्वजण दोरीत बांधलेल्या पक्षाप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीच्या अधीन राहून आपल्याच कृपेने या जगाची निर्मिती करतो सत्वादी गुणांच्या सृष्टीने मोहित झालेला हा जीव आपणच रचलेल्या तसे कर्मबंधनात टाकणाऱ्या मायेला कदाचित जाणू शकेल परंतु तिच्यापासून मुक्त होण्याचा उपाय सहजपणे त्याला माहित होत नाही या जगाची उत्पत्ती आणि प्रलय ही आपलीच रूपे आहेत अशा आपणास मी वारंवार नमस्कार करतो इति श्रीमद् महापुराणे पारमहूस्याम संहितायां पंचमस्कंधे सप्तशोध्याय श्रीकृष्णारपणमस्तु हरे नम